पुस्तक बापू माझी आई लेखिका मनूब गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण चौथे खरे शिक्षण कोणते मी गेल्यावेळी लिहिले त्याप्रमाणे पूज्य बापूजी मला शिकवित असत तरीही कधीकधी अधि मी बापूंना म्हणत असे की तुम्ही मला शिकू दिले नाही मला परीक्षा द्यायच्या होत्या आणि त्यावेळी हल्लीच्या स्त्रियांसारखा थोडासा पदवीचा मोहसुद्धा होताच ईश्वराने माझ्यावर केवढे उपकार की त्याने मला त्या मोहातून सोडवले आणि आज मी जर असे म्हटले की बी एम ए किंवा लंडनच्या सर्वात मोठ्या पदवीच्या परीक्षेत मिळत नाहीत असे धडे त्या परमगुरुंनी मला देऊन माझे जीवनधन्य केले तर मी अविनयी ठरणार नाही मात्र हे सगळे शहाणपण आता सुचते आहे पण जेव्हा बापू जिवंतवते तेव्हा मी त्यांना नेहमी ऐकित असे की मला तुम्ही शिकू दिले नाही बापू म्हणाले पण मला तुला शिकवून शहाणी करायची आहे त्याचे काय मी म्हटले पहा महादेव काका एवढे शिकले म्हणूनच ना तुमचे मंत्री होऊ शकले इतरे जे मोठे झाले आहेत त्या सर्वांच्या डिग्र्या मिळविल्या म्हणूनच ते वर चढले ना बापू हसले आणि म्हणाले मोठे तेवढे खोटे आणि डिग्रीपेक्षा उपाधी शब्द तू वापर आणि उपाधी ही खरोखर उपाधीच आहे मी बॅरिस्टर झालो त्याचा पश्चाताप मला आज होत आहे आणि खरे सांगायचे तर मी बॅरिस्टर झालो आहे ही गोष्ट मला कधी आठवतही नाही माझ्या या अनुभवामुळेच इतरांना या उपाधीतून सोडवावे म्हणतो हो भाषा या दृष्टीनं सगळे आलेच पाहिजे पण आजच्या युनिव्हर्सिटीत जी घोकंपट्टी चालू आहे विद्यार्थी आपल्या रक्ताचे पाणी करतो आहे ते मला खूप फार खोपते आज आपल्या देशात विधायक कामाची गरज आहे खेडेगावातून कितीतरी काम पडले आहे विद्यार्थी आपल्या अभ्यासात जेवढा वेळ घालवतात तेवढाच त्यांनी एखाद्या रचनात्मक कामामध्ये घालवला तर देशाचा चेहराच बदलून जाई हो या वाचनामागे ज्ञान मिळवण्याचा हेतू असला तर गोष्ट निराळी मग ज्ञानासाठी वाचन आणि वाचनासाठी ज्ञान असा मंत्र असला पाहिजे पण आजच्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेसाठी वाचन आणि वाचनासाठी परीक्षा ही दृष्टी असते आणि मग मग त्या ज्ञानाचा उपयोग पैसे मिळविण्यासाठी केला जातो कोणी डॉक्टर होतो तर कोणी वकील होतो तर कोणी इंजिनियर होतो आणि पास झाल्यावर नोकरीची शोधाशोध चालते आणि नोकरी म्हणजे हाडाची काडे करून शेवटी फलप्राप्तीच्या दृष्टीने शून्य शेवटी आपल्या सर्व मागे मोठ्यात मोठी नोकरी कशी मिळेल हे ध्येय असते याला अपवाद असतील कोटी लोकात सगळे जसे करतात असे म्हणण्याचा माझा उद्देश नाही पण शिक्षणामागचा आजचा एक शाश्वत नियम आहे अमुक अभ्यास केला तरच सेवा करता येईल हा सगळा भ्रम आहे मनुष्य कोठल्याही स्थितीत असला तरी त्याला सेवा करता येते ईश्वराने माणसाच्या अंगी इतक्या शक्ती दिल्या आहेत की त्याला काहीही सबब काढता येऊ नये नाही तर अशे भयंकर आहे की करायचे नसले की बहाणेच करीत बसेल तुला दिसून येईल की कोणाजवळ पैसा असेल तर कोणाचे शरीर काम करीत असेल कोणाची बुद्धी काम करीत असेल तर कोणाची जीभ हात पाय डोळे कान नाक सगळे सेवेच्या कामे येऊ शकते ही मी तुला केवळ उदाहरणे दिली म्हणून जी काही शक्ती असेल ती कृष्णार्पण करावी म्हणजे आपणाला पुरे मार्क मिळतील ज्याची शक्ती कोटी रुपये द्यायची आहे पण जो अर्ध कोटीच देईल त्याला पन्नास टक्के पण शक्ती एक पैस द्यायची आहे आणि त्याने जर ती पैस दिली तर त्याला शंभराच्या शंभर गुण मिळतील आपले वर्तन साफ असले पाहिजे स्वार्थ बुद्धीने किंवा भीतीने माणसाने जर काही केले तर ते त्याला सेवा म्हणता येणार नाही जेते ते ईश्वरपूर्ण वृत्ती आहे ते तेथे स्वार्थाला जागाच नाही अशा रीतीने सेवा करणारा मनुष्य रोज आपल्या शक्तीत भर टाकीत असतो उद्योग केला तरी तो सेवाभावाने अशा रीतीने जो सेवा परायला राहतो त्याच्या हसण्यात खाण्यात पिण्यात खेळण्यात आणि बोलण्यात प्रत्येक क्रियेमध्ये सेवाभाव भरलेला असतो त्यामुळे त्याच्या सर्व कार्यात निर्दोषपणा असेल अशा भक्तांना ईश्वराने जरूरत्या त्या सर्व शक्ती दिल्या असतात एवढ्यासाठी हे श्लोक आहेत अनन्यश्चितो मा ए जना पुर पासते नित्याभियुक्ताना योगक्षेम व्हाम्या वनिता मद्रपाना बोधयंत हा कथयच मा्यम तुष्यती रमती सततयुक्ताना भजतापूर्वक ददा मी बुद्धियोगम येपये अर्थ जे लोक अनन्य भावाने माझे चिंतन करीत मला बसतात अशा त्या नित्य माझ्यातच वसणाऱ्यांच्या योगक्षमाची काळजी मी वाहतो म्हणजे असे की फळांची आशा माझ्याकडे सोपवून माझे काम करा माझ्या ठाई चित्त लावणारे मला प्राणार्पण करणारे एकमेकांना बोध करीत माझीच नित्य कीर्तन करीत समाधानाने आनंदात असतात अशा रीतीने माझ्याशी तन्मय होऊन राहणाऱ्यांना व मला प्रेमपूर्वक भसणाऱ्यांना मी ज्ञान देतो व त्या योगे ते येतात या श्लोकाचा तू विचार कर त्यातील शेवटचा तर फारच महत्वाचा श्लोक आहे त्यात मोठ्या श्रद्धेचे काम तर आहेच पण ईश्वराचे काम करताना तू मिळवलेल्या डिग्र्यांचा तुला कुठे उपयोग करता येईल हेच मी सांगू पाहत आहे कदाचित तू शिकत असतीस आणि कॉलेजात दाद असतीस तर तू कोठे असतीस आज माझे चालले तमी मी सगळ्याच कॉलेजियन मुलामुलींना या दंगलीत आणून टाकीत खरोखर आपल्या विद्यार्थ्यांच्या मनातून डिग्रीचा मोह निघून गेला तर आज जगाच्या नकाशात जो हिंदुस्थान बिंदू मात्र आहे तो समुद्रा एवढा झालेला तू पाहशील अंथरुण पाहून पाय पसरावेत ही सुंदर मन लहानशा कुटुंबासच लागू पडते असे नाही मोठमोठ्यांना देशांनाही ती लागू पडते जसा देश असेल तशी त्याची रीतभात आणि त्याचे कामकाज असले पाहिजे पण इंग्रजांचे करू नये त्या बाबतीत आपण अनुकरून करू लागलो म्हणजे आपले पतनच होणार हाऊस कवळ्याच्या चालीने चालू लागला असता तर हाऊस म्हणूनच गेला असता पण हाऊस आपल्याच चालीने चालला आणि म्हणूनच त्याने जिंकले ही गोष्ट तुला माहीत आहे ना गोष्ट सुद्धा काही केवळ गोष्टी खातर असत नाही त्यांच्यामध्ये केवढा थोडला उपदेश भरलेला असतो हिंदुस्थानात अनेक वाईट चाली आहेत हे तथापि हिंदुस्तान जर आपल्या चालिनत चालला तर आपल्या कल्पने कल्पनेपलीकडे उंच स्थान त्याला शोभेल कारण हिंदुस्तानची संस्कृती समृद्ध आहे मी तुला जसजशी गीता समजावून सांगत जाईन तस तसे नवे, -नवे अर्थ निघतच जातील पण आज एवढ़ पचवलेस्तरी बस आहली काढ पण लिहायचे म्हणजे केवळ लिहिण्याखात नव्हे तर गीतचा अर्थ अंमलात आणण्याच्या आजचा संबंध पाठ गीतवरच आधारलेला आहे मला शिकू दिली नाही या माझ्या टोमण्यावरून हा संबंध पाठ दिला याचे मूल्य आज मला सांगता येत नाही बापुतर असे दयाळू होते की त्यांच्यावर कोणी रागावले, तर त्याचा तो राग ते मधपाणी समजून पिऊन टाकीत अर्थात बापूंच्या जवळ अशी मोकळीक होती की आपल्या मनात काही असले तरी ते संकोच न करता सांगावे बालबुद्धीमुळे मी बापूसमोर केवढा उद्धडपणा केला होता त्याची जाणीव मला आज होते आहे ही।, ही किती दुर्दैवाची गोष्ट पुत्र कुपुत्र होऊ शकतो पण माता कुमाता होत नाही हे अद्भूत पाठ मागे, कोणता संकेत असेल तो देव जाणे पण मी असे मानते की मला वेळ झाला नाही तरी आपल्या कामापैकी काही कामे आग्रहाने मला सोडायला लाऊ नये डायरीत लिहून घेतल्यापासून ते राहत नसत जणू काही त्यांच्या मनात होते की एका वर्षानंतर आपण निघून जाऊ हे भविष्य त्यांच्या डोळ्यापुढे असेलच माझ्यापुरती तरीही टिपणे म्हणजे त्यांचे मृत्यूपत्रच ठरले